अध्याय दुसरा वृषद्र इत्यादी मनुचा पाच पुत्रांचा वंश श्री शुक म्हणतात अशा प्रकारे जेव्हा सुद्दीन मनात गेला तेव्हा वैवस्वत मनूने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यंत तपश्चर्या केली त्यानंतर त्यांनी संतान प्राप्तीसाठी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्यासारखे दहा पुत्र प्राप्त केले त्यापैकी सर्वात मोठा इक्ष्वाकू होता त्या मन मनुपुत्रांपैकी एकाचे नाव पृष्ध्र होते त्याला गुरु गुरुवशिष्ठानी गायीचे रक्षण करण्यासाठी नेमले म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने वीरासनात बसून गायींचे रक्षण करीत असे एके दिवशी रात्री पाऊस पडत होता त्यावेळी गायीच्या गोठ्यात एक वाघ घुसला त्याला भिवून झोपलेला गई उठून उभ्या राहिल्या त्या गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या बलवान वाघाने एका गाईला पकडले ती अत्यंत भेवित होऊन हंबरू लागली हिचा तो आक्रोश ऐकून पृषद्र गायीजवळ धावत गेला रात्रीची वेळ आणि त्यात ढगाने आच्छदल्यामुळे तारे सुन्हा दिसत नव्हते त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच पण पन वाघ समजून वेगाने गायीचे शिर उडवले तलवारीच्या टोकाने वाघाचा सुद्धा कान तुटला रस्त्यात रक्त असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तिथून निघून गेला शत्रू दमन वाटले वाघ मेला परंतु सकाळी त्यांनी जेव्हा गैलस मारलेले पाहिले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले पृष्ध्राने जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरीसुद्धा कुलपुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस क्षुद्र होशील गुरुदेवांचा शाप कृष्राने हात जोडून स्वीकारला आणि यानंतर त्यांनी मुनींना प्रिय असणारे नष्टिक ब्रह्मचर्य व्रत धारण केले सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितशी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो, तो भक्तीमुळे विशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला त्याची सर्वांविषयीची आसक्ती नाहीशी झाली सर्व वृत्ती शांत झाल्या इंद्रिये वयश झाली तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता दैववशात जे काही प्राप्त होत असे त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे तो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधीस्थ राहत असे तो वेडा आंधळा अगर बहिला असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे अशा प्रकारे राहणाऱ्या त्याने एकदा मनात भडकलेला मणवा पाहिला मननशील प्रशद्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रम्हला प्राप्त झाला मनूचा सर्वात लहान पुत्र कवी नावाचा होता विषयभोगांबाबत तो अत्यंत निस्पृह होता राज्य सोडून तो आपल्या बंधूंबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान करून किशोर अवस्थेतच तो परमपदाला प्राप्त झाला मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले ते मोठे ब्राह्मण भक्त धर्मप्रेमी आणि उत्तर रक्षण करणारे होते धृष्टाचे धार्ट नावाचे क्षत्रिय झाले या शरीराने शेवटी ते ब्राह्मण झाले मृगाचा पुत्र सुमती त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र बसू होता बसूचा पुत्र प्रतिक आणि प्रतिकाचा पुत्र ओघवान ओघवानाच्या पुत्राचे नाव सुद्धा ओघवानच होते ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती तिचा विवाह सुदर्शनाशी झाला मनुपुत्र नरिश्यंतापासून चित्रसेन त्याच्यापासून दृश्य वृक्षापासून मिढवान मिढवानापासून कूर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली इंद्रसेनापासून वितिहोत्र आणि त्यापासून सत्यश्रवा सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली देवदत्ताचा अग्निवेश्या नावाचा पुत्र झाला तो स्वतः भगवान अग्निदेवच होता तोच पुढे कानिन आणि महर्षी जातुकर्ण नावाने प्रसिद्ध झाला परीक्षिता ब्राह्मणांचे अग्निवेश्या नावाचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले अशा प्रकारे नरिशंताच्या वंशाचे मी वर्णन केले आता धिष्ठाचा वंशिक धिष्ठाच्या पुत्राचे नाव नाभाग होते हा नाभाग दुसरा आहे आपल्या कर्मांमुळे तो वैश्य झाला त्याचा पुत्र झाला भलंदन आणि त्याचा वत्स्यप्रिती वत्स्यप्रितीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला प्रमतीचा खनित्र खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविशती विविशतीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र हे दोघेही धार्मिक होते त्याचा पुत्र करंधम आणि करंधमाचा करधमाचा अचा पुत्र मरुत्त चक्रवर्ती राजा झाला अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करवला होता मरुत्ताचा यज्ञ जसा झाला तसा आणखी कोणाचाही झाला नाही त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्यामुळे ब्राह्मण तृप्त झाले होते त्यात मरुदगण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते मरुद त्याच्या पुत्राचे नाव दम होते दमाचा राज्यवर्धन त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नरनावाचा पुत्र झाला नरापासून केवल केवलापासून बंधुमान बंधुमानापासून वेगवान वेगवानापासून बंधू आणि बंधू पासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता अफ्सरांमधील श्रेष्ठ अलम्बुषा देवीने त्याला वरले तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि इडविडा नावाची एक कन्या झाली मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलच्छ यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन इडविडेपासून कुबेराला जन्म दिला तृणबिंदूला विशाल शून्य बंधू आणि धुमकेतू असे तीन पुत्र झाले त्यापैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी वसवली विशालाचा हेमचंद्र हेमचंद्राचा हेम धुम्राक्ष धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृषाश्व आणि देवज असे दोन पुत्र झाले कृषाश्वाच्या पुत्राचे नाव सोमदित्त होते त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंतांची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जन्मेजय झाला हे सर्व तृणबिंदूंची कीर्ती वाढवणारे विशाल वंशातील राजे झाले अध्या दुसरा समाप्त